अध्याय चौदावा रूप अरण्याचे स्पष्टीकरण श्री शुकाचार्य म्हणतात देहाभिमनी जीवांच्याकडून सत्वादी गुणांच्या भेदांमुळे शुभ अशुभ आणि मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे होत राहतात त्या कर्मांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या शरीरांशी होणारा जो संयोगवियोगवादी रूप असणारा अनादि संसार जीवाला प्राप्त होतो त्याच्या अनुभवाची मन आणि पाच ज्ञानेंद्रिये ही सहा दारे होत त्यांना अधीन होऊन हा जीवसमूह वाट चुकून भंकर वनात भटकत धनयुभी व्यापाऱ्यांप्रमाणे भगवान विष्णूंच्या आश्रयान राहणाऱ्या मायेच्या प्ररणि निबिड अरण्याप्रमाणे दुर्गम असणाऱ्या वाट्निजात प्रमाणे, अत्यंत अशुभ असणाऱ्या संसार वनात जाऊन पोहोचतो येथि भटकत असताना त्याला आपल्या शरीरानिर्माचफळ भोगावे लागत अनेक अनक्विघांमुळ त्याला आपल्या कामात सफलता प्राप्त होत नाही तरीसुद्धा तो आपले श्रम मिटवणाऱ्या श्रीहरी आणि श्री, श्री गुरुदेवांच्या चरणारविंद मकरंद मधूच रसिक असलख्खा भक्तभुंबरांच्या मार्गाने जात नाही मनासही सहा इंद्रियच या संसार वनात आपल्या कर्मांच्या दृष्टीन डाकूप्रमा पुष्कर्ष कष्ट करून पुरुष जे धन मिळवतो त्याचा धर्मामध उपयोग झाला पाहिजे तोच धर्म जर साक्षात भगवान परमपुरुषाच्या आराधनेच्या रुपात होईल तर तोच परलोकातील कल्याणाला कारण समजला जातो परंतु ज्या मनुष्याचा रूप सारथी विवेकहीन असतो आणि मन ताब्यात राहत नाही त्याचा त्या धर्मोपयोगी धनालाही मनासहित सहा इंद्रिय पाहणे स्पर्श करणे ऐकणे स्वाद घेणे वास घेणे संकल्प विकल्प करणे आणि निश्चय करणे या वृत्तींच्या द्वारा ग्रहस्थोचित विषय भुगात फसवून तो अशा प्रकारे लुटला जातो की जसे बेईमान प्रमुखांचे अनुकरण करणाऱ्या बेसागत व्यापाऱ्यांच्या समूहाचे धन चोर लुटारू लुटून नेतात एवढेच काय त्या संसार वनात राहणारे त्याचे कुटुंबीय सुद्धा ज्यांना पत्नीपुत्री इत्यादी म्हटले जाते परंतु ज्यांची कर्मे प्रत्यक्ष लांढ्या कोन्ह्याप्रमाणे असतात त्या अर्थलोलू कुटुंब प्रमुखाचे धन त्याची इच्छा नसतानाही त्याच्या देखतच अशा प्रकार हिसकावून घेतात की जसे कोन्हा धनगर राखण करीत असलेल्या मेंढ्या पडवून नेतो जसे एखादे न भाजलेले शेत दरवर्षी नांगरट केल्यावर बी पेळण्याची वेळ आल्यावर पुन्हा झोडपे वेली गवत इत्यादीने भरून जाते त्याचप्रमाणे हा गृहस्थाश्रमही कर्मभूमी असल्याने येथे सुद्धा कर्मांचे सर्वथा उच्चाटन कधीही होत नाही कारण घर कामनांचा पेटारा आह त्या गृहस्थाश्रमात आसक्त झालख्खा व्यक्तीचा धनरुपी बाहेरच्या प्राणांना डास आणि मच्छरांप्रमाणे नीच माणसांपासून तसेच टोळ पक्षी चोर उंदीर इत्यादींपासून हानी पोहचत असते कधी या मार्गात भटकत असताना हा अविद्या इच्छा आणि कर्मानी कलुषित झालेल्या चित्तामुळे गंधर्व नगराप्रमाणे मिथ्या असणाऱ्या या मर्त्य लोकाला सत्य समजू दाखव नंतर खाणेपिणे पिणे संघ इत्यादी छंदात गुंतून मृगजनाप्रमाणे असणाऱ्या खोट्या विषयांची मागे धावत जातो कधी बुद्धीच्या रजोगुणाने प्रभावित होऊन सर्व अनर्थांचे मूळ असलेल्या अग्नीच्या मळरूप सोन्यालाच सुखाचे साधन समजून ते मिळवण्यासाठी आशाभूतपणे अशा प्रकारे धडपड करतो की जसे जंगलात थंडीने गारठणारा मनुष्य अग्नीसाठी व्याकुळ होऊन आग समजून आभा बेताळ्याच्या धावतो कधी या शरीराला ठेवणारे घर अन्न पाणी धन इत्यादींमध्ये आसक्ती ठेवून या संसारवरुपी अरण्यामध्ये इकडे तिकडे धावत सुटतो कधी वावटळीप्रमाणे डोळ्यात धूळ फेकणारी स्त्री मांडीवर बसून घेते तेव्हा तो प्रेमाने आंधळा होऊन सत्पुरुषांनी पाळावयाच्या धूम मर्यादेचाही विचार करीत नाही त्यावेळी रजूगुणाची धूळ डोळ्यात भरल्यामुळे त्याची बुद्धी इतकी मलिन होते की आपल्या कर्मांच्या साक्षी असलेल्या दिशांच्या देवतांनाही तो विसरतो कधी आपल्या आपणच एखाद्या वेळी विषयांचे मिथ्यात्व जाणून घेऊन जाणून घेऊन सुद्धा आणलेली कलाप असून देहामध्ये आत्मबुद्धी व्हाय असल्याने विवेक बुद्धी नष्ट होऊन जाते आणि त्यामुळे मृगदळासारख्या विषयांच्या पाठीमागेच पुन्हा धावू लागतो तरी प्रत्यक्ष आवाज करणाऱ्या आस्वलाप्रमाणे शत्रूंच्या आणि पाठीमागे आवाज करणाऱ्या घुंगुरट्यांप्रमाणे राजाच्या अतिकठोर आणि काळजाला घरी पाडणाऱ्या दटावण्यानी याच्या कानाला आणि मनाला अतिशय वेदना होता पूर्व भोगाने क्षीण झाल्यावर हा जिवंतपणीच मेल्यासारखा होऊन जातो आणि जे कुचला कृष्णागुरु इत्यादी विषारी फळे येणारे पापवृक्ष वेली आणि विषारी पाणी असलेल्या विहिरींप्रमाणे आहेत ज्यांचे मन या लोकी किंवा परलोकी उपयोगी पडत नाही तसेच जे जिवंत असून ही आहेत अशा कंजोश पुरुषांचा आश्रय घेतो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 पेधी मनव्यासारख्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी नसलेल्या आणि परिणामत दुःख देणाऱ्या घरांमध्ये तो पोहोचतो आणि तेथे त्याला हव्या त्या गोष्टी न मिळाल्यामुळे शोकामुळे संतप्त होऊन तो फारच खिन्न होतो ते काळाप्रमाणे भयंकर असणारा राजारूप राक्षस याच्या परमप्रिय धनरुप प्राणांना हिरावून घेतो त्यावेळी हा मेल्याप्रमाणे निर्जीव होऊन जातो कहीं काल्पनिक पदार्थांप्रमा मिथ्या पिता पितामह इत्यादि संबंधा सत्य समझवास स्वप्ना प्रमाण क्षणिक सुखा अन्भव घो ग्रमा ज्यादा कर्मकण्डा विस्तार आनुष्ठान हिखाद्या पर्वता दुर्गम कड़ा चढ़नेसारखे लोकानिक प्रवृत्ति पढ़ा आकर्षण हाल ही ज पूर्ण कर प्रयत्न करते हैं नीर निराळ्या अडचणींमुळे क्लेश भगून काटेकुटे असलखा जमिनीवरून चालणाऱ्या व्यक्तींप्रमाणे दुःखी होतो कधी पोटाला लागलेल्या असंही हुकेमळी कासावीस होऊन आपल्या कुटुंबावरच चिडतो नंतर जेव्हा निद्रारुप अजगराच्या तोंडात सापडतो तेव्हा अज्ञावरून घोर अंधकारात सापडून निर्जन मनात फेकल्या गेलि मुद्याप्रमाणे झोपून राहतो त्यावेळी त्याला कशाची शुद्धी राहत नाही कधी त्रास देणारे दुर्जनरुप किडे त्याचा इतका तिरस्कार करतात की ज्या दातांनी हा दुसऱ्याला चावला होता ते याचे दात पडून जातात तेव्हा मन अशांत झाल्याने याला झोपही येत नाही आणि मर्मस्थानी वेदना झाल्याने क्षणाक्षणाला विवेक शक्ती कमी होत गेल्याने तो शेवटी अंधाराप्रमाणे या नरकरूप अंधारे भिवित जाऊन पडतो कधी विषय सुखरूप मधुर कण जेव्हा हा लपून छपून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 जरी को ही प्रकारे राजा इत्यादी बंधना सुटका अन्यापहरण के ध्वन देवदत्त नावाचार दुसरा हिस्सका घतोप मित्र नावाच तिसरा लुवाड़ो अशा प्रकार जे उपभोग पुरूषाकन दुसरकेठी रही कधी कभी ठंडी वारा इत्यादि अनेक आधीदैविक आधीभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांचं निवारण करण्यास असमर्थ ठरल्याने अपार चिंतेमुळे तो उदास होऊन जातो कधी एकमेकांत देवघेवीचा व्यवहार करताना कोणा दुसऱ्याच्या दमडीत्या किंवा त्याच्याहीपेक्षा कमी धनाची चोरी करतो तेव्हा या बेईमानीमुळे त्याच्याशी वैर मांडून बसतो पूर्वीच्या विज्ञान व्यतिरिक्त या मार्गात सुखदुःख रागद्वेष भय अभिमान चुका उन्मान शोक मोह लोह मत्सर ईर्षा अपमान तहान भूक आधीव्याधी जन्म वृद्धावस्था मृत्यू इत्यादी पुष्कळशी अन्य विघ्न आहेत एखाद्यावेळी देवमाया रुपीणी स्त्रीच्या बाहुपाशात सापडून विवेकहीन होऊन जातो तेव्हा तिच्यासाठी घर तयार करण्याच्या चिंतत घडून राहतो आणि तिच्याबरोबर राहणारे पुत्र कन्या इत्यादी तसेच इतर अनेक स्त्रियांची अनक्स्त्रियांची मधुड नेत्र कटाक्ष आणि हावभाव यामध आसक्त होऊन चित्त त्यांच्यातच गुंतल्यान इंद्रियांचा दास बनून तो घोर अंधक्मय नरकात जाऊन पडतो कालचक्र हाक्षात भगवान विष्णूंच आयुर आह परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत त्षण घटका इत्यादी अवयवांनी युक्त आह ते नेहमी दक्षराहून फिरत असते वेगाने बदलणाऱ्या बाल्य तारुण्य इत्यादी अवस्था या त्याचा वेगच आहे त्याद्वारा तो ब्रम्हदेवापासून क्षुद्राती क्षुद्र गोता गवतापर्यंत सर्व चराचराचा निरंतर संहार करीत राहतो कोणीही त्याच्या गतीत बाधा होऊ शकत नाही त्याची भीती ओळखून सुद्धा ज्यांचे हे कालचक्र स्वतःचे आयुध आहे त्या साक्षात भगवान यज्ञपुरुषांची आराधना सोडून हा नंदबुद्धी मनुष्य नास्तिकांच्या फेऱ्यात अडकून कावळे विधाड़ बगळ वटवाघून यासारख्या आर्यशास्त्रानं धिक्कारलखा दक्षांचा आश्रय घेतो ज्या देवतांचा, देवतांचा फक्त वद्बाह्य अप्रामाणिक तंत्रशास्त्रांमध उल्लेख आह तो नास्तिक स्वतःला तर तो फसवतोच पण हा ही त्याच्या कचऱ्यात सापडून दुःखी होतो तेव्हा हा ब्राह्मणानं शरण जातो परंतु उपनयन संस्कारांनंतर श्रौत स्मार्त कर्मांद्वारे भगवान यज्ञपुरुषाची आराधना करणे इत्यादी त्याचे जे शास्त्रांनी सांगितलेले आचार आहेत ते याला चांगले वाटत नाहीत म्हणून हा वेदोक्त आचारांना आपली शुद्धी न झाल्याकारणाने शेवटी कर्मशून्य अशा शूद्रकुळामध्ये प्रवेश करतो ज्यांचा स्वभावधर्म वानरांच्या प्रमाणे फक्त फुंबप पोषण स्त्री सेवन करते बंधन विरहीत स्वच्छंद विहार कर बुद्धि अत्यंत क्षुद्र होते एक तो विषय भोग अडक अपने मृत्यु काला आठ नहीं लौकिक सुख हे जनसे फल आशा वृक्ष जीप्रमाण घर सुख मानु वानप्रमाणे स्त्री पुत्र आसक्त हो अपना सगरा वे मैथून आदी विषयभोगातच घालवतो अशा प्रकारे प्रवृत्ती मार्गात पडून सुखदुःखे भोगीत हा जीव रोगरूपी पर्वताच्या गुहेत अडकून तेथे राहणाऱ्या रूप हत्तीला घेत असतो कधीकधी थंडी वारा इत्यादी अनेक प्रकारच्या आधीदैविक आधीभौतिक आणि आध्यात्मिक दुःखांची निवृत्ती करण्यात तो जेव्हा असफल होतो त्यावेळी अपार विषयांच्या चिंतेने तो खिन्न होतो कधी साथ खरेदी विक्री करता दबाड़ी कि थोड़ाशी धन हाथी लगते कधी धन संपाल ज्याजो बसने खाने इत्यादी आवश्यक सामग्री रहा नहीं तव इच्छित भोग न मिलाने तो चोरी इत्यादि वाइट मार्गान ती मिल निश्चय करते सगलीकन दुसरकन अपमानित वावे लगते अशा प्रकारे धना आसक्ति ने एकमेक वैरभाव वही अपने पूर्वी लाचार हो वैवाहिक संबंध जोड़ो तोड़ते संसार मार्ग पर चल रा हा जीव अनेक प्रकार क्लेश विघ्ना त्रस्त हो जेवी आपत्ति कि जो को मृत्यू पावत सोडो नव्या जन्म ले संगत धरतो कधी कोणासाठी शोक करतो कोणाचे दुःख पाहून मोर्चित होतो कोणाचा वियोग होईल या शंकेने भयभीत होतो कोणाशी भांडणटांटा करतो काही संकट आले तर रडूओरडू लागतो तर कधी एखादी मनासारखी गोष्ट झाली तर आनंदाने होरडून जातो कधी गाऊ लागतो तर कधी त्यांच्यासाठी बंधनात पडण्यात संकोच करीत नाही साधू वृंद याच्याकडे कधी येत नाहीत आणि हा साधूसंगतीपासून नेहमी वंचित राहतो अशा प्रकारे हा नीप जो आ यात्रा सुरू जेथेत्र शवट सम परमांज मजुन ही हा परत नहीं योगशास्त्रा की सुधा परम्पर्य झेपोचत नहीं जान सर्व प्रकार प्राणना पीड़ा लिख्यादी काग किपरायण संयमी मुनिजनस प्राप्त करू शक्त दिग्गजांना जिंकणारे आणि मोठमोठ्या यज्ञांचे अनुष्ठान करणारे राजर्षी सुद्धा येतपर्यंत पोहोचू शकत नाही ते युद्धभूमीवर शत्रू शत्रूशी सामना करून फक्त प्राणत्याग करतात तसेच जिच्याविषयी की माझी आहे असा अभिमान धरून त्यांनी वैर मांडले होते त्या पृथ्वीवरच आपले शरीर सोडून देऊन स्वतः परलोकात जातात आपलं पुण्य कर्मरुप वेलीचा आश्रय घेऊन जरी एखाद्या जीवाने या आपत्तीपासून आणि नरकातून सुटका करून घेतली तरी पुन्हा या संसार संसारमार्गात भटकत या जनसमुदायामध्ये तो मिसळून जातो स्वर्ग इत्यादी ऊर्ध्व लोकात जाणाऱ्यांचीही हीच दशा होते राजर्षी भरताविषयी असे म्हणतात जसं एखादी माशी गोरडाशी बरोबरी करू शकत नाही त्याचप्रमाणे राजर्षी महात्मा भरकांचा मार्गाचे अन्य कोणी राजा मनाने सुद्धा अनुकरण करू शकत नाही श्री श्रीहरींमध्ये अनुरक्त होऊन त्यांनी टाकण्यास कठीण अशा मनाला भुरळ पाडणाऱ्या स्त्री पुत्र मित्र आणि राज्य यांचा सुद्धा तारुणावस्थेतच दृष्टेप्रमाणे त्याग केला होता त्यांनी सोडण्यास कठीण अशा पृथ्वी पुत्र स्वजन संपत्ती आणि स्त्रीची एवढेच काय जिच्यासाठी मोठमोठ्या देवता असुसलेल्या असतात परंतु जी स्वत भरतांच्या स्वतवरील मर्जीसाठी त्यांच्यावर दयादृष्टीनं पाहत होती त्या लक्ष्मीची सुद्धा त्यांना मुळीच इच्छा नव्हती हे सर्व त्यांनाच शोभणारे होते कारण ज्या महानुभवांचित्त भगवान मधुसूदनांच्या सद्धि तल्लीन झाल आहांच्या दृष्टीन मोक्षपद सुद्धा तुच्छा आह मृग शरीर सोडण्याची इच्छा झाल्यावर उच्च स्वरात ते म्हणाले होते की, की धर्माचे रक्षण करणारे धर्मानुष्ठानामधे निपुण योग स्वरूप सांख्य योगाचे प्रतिपादक प्रकृतीचे अधिश्वर यज्ञमूर्ती अशा सर्वांतरी आम्ही श्रीहरींना नमस्कार असो राजर्षी भरतांचे पवित्र गुण आणि कर्मांची भक्तजन सुद्धा प्रशंसा करतात त्यांचे हे चरित्र अतिशय कल्याणप्रद आयुष्य धना की वृद्धि करे लोक सुयशवा अंति स्वर्ग मोक्षाची मोक्षा की प्राप्ति आहे। जो पुरूष हे ईकतो दुसरना ऐकितो आशंसा करतो सर्व इच्छा आपोप पूर्ण होता दुसरक लगत नहीं